अध्याय एकोणसाठावा भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा विवाह परीक्षित म्हणाला ज्या भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीग्रहात कोंडून ठेवले होते त्याला श्रीकृष्णांनी कसे मारले त्या शारंग धनुर्धरी श्रीकृष्णांचा तो पराक्रम आपण मला सांगावा श्रीशुक म्हणाले वरुणाचं छत्र आदितीची कुंडले आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान भौमासुराने हिसकावून घेतलेले होते ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्राग ज्योतिषपूर इथं गेले प्रागज्योतिषपुरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते तिथे चारी बाजूनी डोंगराची रांग होती त्याच्या आत शस्त्रय लपवून थेवले, लावून ठेवलेली होती त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते त्याच्या आत अग्नीपेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता त्याच्यापुढ मूर नावाच्या दैत्यानगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून होते। श्रीकृष्णांनी गद्याच्या प्रहाराने डोंगर फोडून टाकल आणि शस्त्रांच तटबंदी बाणानी छिन्नविछिन्न करून टाकली सुदर्शन चक्राने अग्नी पाणी आणि वायूच तट उद्ध्वस्त करून टाकल तसमूर दैत्यानिवल फास तलवारीनं तोडून टाकल यंत्रे आणि वीरपुरुषांची हृदये शंखनादाने विदीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उध्वस्त करून टाकले भगवंतांच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता तो ऐकून पाच डोक्यांचा मूरदैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता तो इतका भयंकर होता की त्याच्याकडे डोळे वर करून पाहणे सुद्धा कठीण होते त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो त्याप्रमाणे तो भगवंतांच्या अंगावर धावला त्यावेळी असे वाटत होते की जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गळून टाकेल त्याने आपला त्रिशूळ प्रचंड वेगाने फिरून गरुडावर फेकला आणि नंतर आपल्या पाचही मुखानी तो गंभीर गर्जना करू लागला त्याने केलेला प्रचंड आवाज पृथ्वी आकाश पाताळ आणि दाहीही दिशांना पसरून सर्व ब्रह्मांडात घुमू लागला मूरदैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले त्याचबरोबर मूरदैत्याच्या तोंडासुद्धा भगवंतांनी पुष्कळसे बाण मारले त्यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतांवर आपली गदा फेकली परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच सुरा करून टाकला आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून उन, श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला ताम्र अंतरिक्ष श्रवण विभावसू वसू नभस्वान आणि अरुण असे मूर दैत्याचे सात पुत्र होते आपल्या पित्याच्या मृत्यून तत्यंत शोकाकुल झाल आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्राने सुसज्ज झाल पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून बह्मासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णांवर चढाई केली तिथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर बाण खडगदा शक्ती हृष्टी त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला भगवंतांची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे तिळ तिळ केले भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके मांड्या हात पाय आणि कवच तोडून त्यांना यमसदनाला पाठवले जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणाने आपल्या सेनापतींचा संहार झालेला आहे तेव्हा त्याचा क्रोध झाला समुद्रातून उत्पन्न झालेल्या आणि मध पाझरणाऱ्या उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला त्यानी पाहिल की सूर्याच्या वर विजेसह पावसाळ्यातील काळामध शोभावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह आकाशात गोरुडावर बसले आह भूमासुरान स्वत भगवंतांवर शतघ्नी नावाची शक्ती सोडली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनीसुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्र सोडली भगवान श्रीकृष्ण चित्रविचित्रपंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागल त्यामुळे लगेचच भौमासुराच्या सैनिकांचे हात मांड्या मुणकी आणि धडे तुटून खाली पडू लागली हत्ती आणि घोडे सुद्धा मरून पडले परीक्षित भौमासुराच्या सैनिकांनी भगवंतांवर जी जी शस्त्रास्त्र चालवली होती त्यापैकी प्रत्येक भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाळांनी तोडून टाकली त्यावेळी श्रीकृष्ण गरुडावर बसलेले होते तो आपल्या पंखांनी हत्तीना मारित होता तसेच चोचीनी आणि नखानी त्याने हत्तीना घायाळ केले तेव्हा ते घाबरून रणांगण सोडून नगरामधेच घुसले तिथे आता एकटा भौमासूर लढत राहिला गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्राला सुद्धा निष्प्रभ करणारी शक्ती फेकली परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नये तसा सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्यांनी श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धारेच्या चक्राने हत्तीवर बसलेला भौमासुराचे मस्तक उडवले त्याची कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले ते पाहून भौमासुराचे संबंधी हाय हाय करू लागले आणि ऋषी वाहववा व्हाव्हा म्हणू लागले आणि देव भगवंतांवर पुष्पवृष्टीकरी स्तुती करू लागले तेव्हा पृथ्वी भगवंतांकडे आली तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामधे वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून आदी तिची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नचडीत कुंडले भगवंतांना दिली त्याचबरोबर वरुणाचं एक मौल्यवान रत्न त्यांना दिले राजन मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून हात जोडून भक्तिभावयुक्त अंतकरणाने देवी त्यांची स्तुती करू लागली पृथ्वी म्हणाली हे शंकरचक्रधारी दक्षदेवरा देव मी आपणाच नमस्कार करीत आह हि परमात्मन आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रुप प्रकट करता आपणाच मी नमस्कार करत प्रभू आपल्या नाभीतून कमल प्रगट झाल आह आपण कमळाची माळ गळ्यात घालता आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमलाप्रमाणे सुकुमार आहेत आपणास मी वारंवार नमस्कार करीत आहे आपण सर्व ऐश्वर्य, धर्म यश संपत्ती ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात आपण सर्व व्यापक असूनही स्वत वसुदेव पुत्राच्या रुपाने प्रगट झालेले आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण सर्व कारणांचेही परमकारण आदीपुरुष आहात आपण स्वतः पूर्ण ज्ञानस्वरूप आहात मी आपणास नमस्कार करीत आहे आपण स्वतः जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात आपणच अनंत शक्तींचे आश्रय ब्रह्म आहात जगाचे जे काही कार्यकारण रूप आहे जे चराचर आहे ते सारे आपलेच स्वरूप आहे हे परमात्मन आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो प्रभू जेव्हा आपण जग उत्पन्न करू इच्छिता तेव्हा उत्कट रजोगुणाचा जेव्हा प्रलय करू इच्छिता तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करू इच्छिता तेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करता परंतु या तिन्ही गुणांनी आपण झाकले जात नाही हे जगतपते आपण स्वतःच प्रकृती पुरुष आणि काळ आहात तसेच या तिन्हीच्या पलीकडील आहात हे भगवान मी पृथ्वी जल अग्नि वायू आकाश पंचतन्मात्रा मन इंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता अहंकार आणि महत्त्व असे संपूर्ण चराचर्ज्य आपल्या अद्वितीय स्वरुपामध्ये भ्रमामुळेच पाहत आह हे शरणागत भयभंजना प्रभू माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झालेला आहे मी याला आपल्या चरणकमलांजवळ घेऊन आलिली आह प्रभू आपण याचे रक्षण करावे आणि जे साऱ्या जगाचे पापताप नष्ट करणारे आहे ते करकमल याच्या मस्तकावर ठेवावे श्री शुक म्हणतात पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्री कृष्णांची स्तुती करून प्रार्थना केली तेव्हा त्यांनी भगदत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौमासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला तिथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की भौमासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी तिथे आणून ठेवलेल्या होत्या अंतपुरात आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिले तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन प्रियतम पती म्हणून वरले त्या राजकुमारींपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करवून पालख्यात बसून द्वारकेला पाठवले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळचे धन रथ घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठवली ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान चार चार दातांचे शुभ्र अशे चौसष्ट हत्ती सुला भगवंतांनी तिथून द्वारकेला पाठवले यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले तिथे देवराज इंद्राने पत्नी सह सत्यभामा आणि श्रीकृष्णांची पूजा केली तेव्हा भगवंतांनी आदितीची कुंडली तिला दिली तिथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी तिथले पारिजातकाचे झाड उठून गरुडावर ठेवले तेव्हा विरोध करणाऱ्या इंद्रासह सर्व देवांना जिंकले आणि तो द्वारकेत घेऊन आले भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेत आले होते जेव्हा इंद्राला आपले काम साधावयाचे होते तेव्हा त्याने आपले मस्तक लवून मुकुटाच्या टोकानी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून सहाय्याची भिक्षा मागितली होती परंतु जेव्हा काम झाले तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णांची लढाई केली खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर निरनिराळ्या भवनांमध्ये वेगवेगळी रुपे धारण करून एकाच वेळी त्या सर्व राजकुमारींचे शास्त्रोक्त विधीने पाणीग्रहण केले त्या महालांमध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की बरोबरीची जगात कोठेही सापडणार नाही मग अधिकाची तर गोष्टच सोडा त्या महालांमध्ये राहून अतर्क लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप अशा त्या पत्नींबरोबर जसा एखाद्या सामान्य ग्रहस्थाश्रमे राहतो त्याप्रमाणे राहून ग्रहस्थ धर्माप्रमाणे आचरण करीत रमत होते परीक्षिता ब्रम्हदेवादिकांनाही ज्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रुपाने प्राप्त करून घेतले होते आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त कटाक्ष नवसमागम प्रेमालाभ आणि प्रेमभाव वाढवणाऱ्या लज्जेने युक्त, युक्त होऊन भगवंतांची सर्व भावे सेवा करीत होत्या पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहत असत तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत तेव्हा त्या स्वत पुढे होऊन अगराने त्यांना घेऊन येत श्रेष्ठ आसनावर बसवीत उत्तम सामग्रीनी त्यांची पूजा करीत चरणकमले धूत विढा करून देत पाय चेपून थकवा दूर करीत पंख्याने वारा घालीत चंदन इत्यादी लावी फुलांचे हार घात केस विंजरी झोपवीत स्नान घात अनेक प्रकार से पदार्थ कर भोजन घा अशा रीति स्वतंत्र भगवंता की सेवा करीत अद्याय एक समाप्त